प्रकरण आठवे भूत बंगला लिली व वाजित्या भूत बंगल्यात राहत होती मुंबईतील अगदी दूरच्या गरीब वस्तीत तो प्रचंड बंगला होता त्या बंगल्यात शेकडो खुल्या होत्या त्या बंगल्यात भूते आहेत अशी आख्याके होती म्हणून फारसे कोणी तिथे राहायला येत नसे तेथे ते भाडे थोडेच असे बरेच गरीब लोक हळूहळू तिथे राहायला येऊ लागले गरीबांना भूते थोडीच बाधा करणार दारिद्र्याचे भूत ज्यांच्या बाणगुटीस बसलेले त्याला बाकीची भूते साधी वाटतात बिराडे बदलता बदलता वालजीही तेथे आला लिले तू फार बाहेर जात जाऊ नकोस घरातच खेळ घरातच वाच हो वालजी म्हणाला तुम्ही सांगाल तस हो। तुम्ही किती प्रेम करता माझ्यावर मला निजवता थोपटता जरू मी कुकुल बाळ तू का मोठी झालीस नाही का मग नको का थोपटत जाऊ थोपता तुमचा हात म्हणजे आईचा हात माझ्या आईबापांचा हात मला आठवत नाही तुमच्या हातात त्यांचं प्रेम आहे आजोबा तुम्हाला कोणी नाही आहे तर कोण आहे तू नाहीस का वेडे, खरच, तुम्ही व मी मी आणि तुम्ही लिले ते शेजारी कोण आले आहेत राहायला ते एक गरीब विद्यार्थी आहेत ते वकिलांचा अभ्यास करतात ते गरीबांचं राज्य करणार आहेत ते सुद्धा एकटे आहेत इथं कमी भाडा म्हणून राहायला आले आहेत त्याच्याजवळ फार बोलत नको जाऊ तुम्हाला जगाचा विश्वास नाही वाटत जगात जगत सार दसत तस न हो, बार। हो बर तुम्ही सांगाल बजो तुम्हें वालजी व लिखित सका सात आठ वजता तो बाहर पड़े मग जेवाई जाइ तो रई रिलीजली मै के भूत बंगल जागा घूम तशीच दुसरे कडेही एक जागा होती त्या जागेतही दिवसाचा काही वेळ तो राही वालजीच्या अनेक खोल्या अनेक बिराडे तो सर्व ठिकाणी थोडा थोडा राहील एक वालजी अनेक खोली एके दिवशी संध्याकाळी तो, तो मालक तंत एक प्रौढ मुलगी तेथे होती तिच्या अंगावर चिंद्या होत्या कोळशाने हात काळे झाले होते तुम्ही खोली खाली करा चार महिन्यांचं वाडं थकलं हा काय फाजिलपणा मालक म्हणाला परंतु बाबा आजारी आहेत आईलाही काम करवत नाही काय करायचं आम्हाला घालवू नका कुठं जाऊ आम्ही मुलगी म्हणाली किती द्यायचं आहे तुमचं भाड वालजीने विचारले चार महिन्यांच वीस रुपये ती मुलगी म्हणाली मी देतो हो जा तू गरिबांची दैना असते तो म्हणाला वालजी जरा बाजूला गेला त्याने कोटाची शिवण जरा ढिली करून आतून नोटा काढल्या त्या मालकाला त्याने त्या दिल्या ती मुलगी आभार मानून गेली तो मालक वालजीकडे पाहू लागला ठेवतो असे त्याला वाटले त्याने कळविले पोलिस त्या वाड्याभोवती गिरट्या घालू लागले वालजीच्या चानाक्ष नजरेतून ती गोष्ट चुकली नाही त्याने एक दिवशी बिराड बदलले तो अन्यत्र राहावयाच गेला ज्या खोलीत वालजी राहत होता त्या खुलीत ज्यांचे भाडे त्याने देऊन टाकले होते ते बिराड आले त्या बिराड करूची आपण माहिती हवी त्याला तीन मुली आहेत एक मुलगा आहे त्याची बायको आहे किती दिवस झाले त्यांना मुंबईत येऊन कोणाला माहीत अत्यंत दरिद्री अशी त्यांची अवस्था असावी त्यांच्या खुलीत सामान फार नाही एक दोन खुर्च्या आहेत थोडी भांडी कुंडी त्या मुलीची आई दिसायला उग्र होती आणि त्या मुलीचा बाप तोही भेसूर दिसे त्या आईबापांना असताना कोणी पाहिलं नसेल हसने जणू त्यांना माहीतच नव्हते नेहमी दुर्मुखलेली त्यांची तोंडे मोठी मुलगी मोलमजुरी करायला जाईल ती असेल 16 सतरा वर्षाची तिच्या पाठी असेल चौदा 15 वर्षाची तिच्याहून लहान ती 10 वर्षाची आणि मुलगा सात आठ वर्षांचा असेल ती चौदा पंधरा वर्षांची मुलगी आहे ना ती फार सुंदर नाही परंतु एक प्रकारचा प्रेमळ भाव तिच्या डोळ्यात आहे त्यामुळे तिच्या चेहऱ्याला थोडी मोहक्त आली आहे तो जो तरुण शेजारच्या खोलीत राहील त्याच्याकडे ती सारखी बघत राहायची एके दिवशी ती त्याच्या खोलीत गेली एकदम त्याच्या खुर्चीच्या मागे उभी राहिली आणि समोरच्या का हो ती माग इथे मुलगी राहत असे तिच्याहून मी वाईट आहे तिने विचारले तू केव्हा पाहिलीस ती मुलगी विचार त्याने विचारले शंभरदा पाहिली आहे तिचा तो म्हातारा श्रीमंत आहे नाही तिला चांगले कपडे मिळतात कपडे चांगले असले मनुष्य सुद्धा चांग नाही, माझे कपड़े परंतु मी का फार आहे, आवड़ नही। नहीं तुम्हें एकटे आह इत तुम्हारा कंटाइ नहीं को वस्तु पड़िया है सुंदर पुस्तके, वया वगे सारे नीट लावून ठेवले तिने केरसुनी आणून स्वच्छ खोली केली तू कशाला झाडतेस तो म्हणाला का बर खोली स्वच्छ दिसेल परंतु तू का मोलकरी नाहीस मोलकरण्याचं काम करावं असं का आहे घरातील काम आपण नाही करीत माझी खोली का तुझं घर हो तुझं नाव काय माझं नाव छबी छान आणि तुमचं दिलीप ती मुलगी एकदम निघून गेली दिलीपची खोली जेव्हा जेव्हा उघडी असेल तेव्हा तेव्हा ती यायची ती बोलत बसायची कधी कधी ती त्याच्या खुर्चीच्या मागे उभी राहून त्याच्या केसांशी खेळायची एखाद्या दिलीप रागे भरे ती मग ओशाळून निघून जाईल वालजी लिलीकोटे आहेत लांब आहेत अफाट मुंबई शहरात कोणाचा कोणाला पत्ता नसेल परंतु ती पहा एक मुलगी हिंडते आहे ती कोणाला तरी आहे कोण हवे तिला इतक्यात तिला एक उंच मनुष्य दिसला ती गर्दीतून धावत त्याच्याकडे गेली तिने त्याचा कोट धरला तुम्ही मला ओळखलत का तिने विचारले हो कसा आहे तुमचं भाड़ थकलं आहे आई आजारी आहे बाबांना दमा लागतो मी एकटी मोलमजुरी करते तुम्ही काही मदत करता का किती हवी मदत द्याल तितकी थोडीच आहे त्याने खिशात हात घातला पंधरा रुपये होते ते त्याने दिले त्या मुलीचे तोंड फुलले किती तुम्ही उदार तुला मदत लागेल तेव्हा मागत जा परंतु तुम्ही कुठे भेटणार असेल तिने घरी आईबापांना ती गोष्ट सांगितली पुन्हा भेटले तर त्यांना सांग की आमच्या घरी या त्यांना म्हण की आमच्या आईबापांना भेटायला या तुम्ही आलात तर त्यांना किती बरा वाटेल बाप म्हणाला कोणत्या दिवशी येणार ते था ठरवून ये आई म्हणाली काही दिवस गेले पुन्हा एकदा वालजीची व त्या मुलीची भेट झाली काय ग कसं आहे तुझ्या आई बापांचं तुम्ही या, या ना आमच्या घरी आमचं कुणी नाही दुसरं या शहरातून कुणी कुणाचं नाही इतकी वर्ष आम्हाला येऊन झाली परंतु कुणाशी ओळख न पारक घरही किती बदलली भाडं देता यायचं नाही रात्री चोरून जायचं निघून गरिबांची फार त्रेधा बघा औषध कधी नाही वडिलांना आईला घरगुती औषध असतं डॉक्टरांची फी कोण देणार तुम्ही या ना एक दिवस याल का येईल एखाद्या दिवशी रात्री येईल नक्की दिवस सांगा पुढच्या गुरुवारी रात्री दहा वाजता बर या ही मुलगी घरी गेली तिने आईबापांना सांगितले की पुढच्या गुरुवारी रात्री दहा वाजता ते येणार आहे आईबाप गुरुवारची वाट बघत होते गुरुवाराला सायंकाळची वेळ होती त्या तरुणाच्या शेजारच्या खोलीतील त्या मुली वगैरे आज घरात नव्हत्या घरात फक्त नवरा बायको दोघी होती घरात काहीतरी घासले जात होते घराची दारे लावलेली होती कशाला धार का लावली जात होती कुऱ्हाड का कोयता वेळा का सुरा का बरे आज धार का लावली जात आहे त्या तरुणाच्या कानावर धार लावणे येत होते तो चमकला शेजारच्या त्या नवरा बायकोस कधी पाहिले नव्हते ती घरातून कधी बाहेर पडत नसत ही छवी तरुणाकडे येईल परंतु अलीकडे बरेच दिवस तीही फिरकली नव्हती ते पहा धारा लावून ऐकू येत आहे तो तरुण वर पाहू लागला दिलीपला प्रकाश दिसला त्या खुरीतील दिव्याचा प्रकाश होता तो वरती भिंतीला भोक होते त्यातून तो प्रकाश येत होता दिलीपने हळूच टेबल भिंतीजवळ नेले टेबलावर खुर्ची ठेवली तो खुर्चीमध्ये उभा राहून त्या भोकातून पाहू लागला खुराडीला धार लावली जात होती जवळच एक बट्टीही पेटली होती नवरा बायकोचे बोलणेही चालले होते आज घेतो सूड इतकी वर्ष वाट पाहत होतो या तापलेल्या सांशीनं डोळे फोडीन त्याचे का जीभ भाजू त्याची या कुऱ्हाडीने तुकडे उडवून मला दयामाया नाही भूत मी अगं मी तरुणपणी दरोडे खोरेच होतो त्यावेळेस पेंढारी ठग असत त्यांच्यात मी होतो एकदा सत्तावन्न सालचं बंड झालं त्यावेळेस एक मोठी लढाई झाली हजारो मुर्दे पडले होते रात्रीच्या वेळी त्या मुर्द्यांच्या अंगावरचे दागदागिने पाहायला मी गेलो होतो एका मुर्द्याच्या गळ्यातील साखळी हाताला लागली त्याच्या अंगावर दहा होते, ते केले दूर ती साखळी ओढली परंतु तो मुर्दा जागा झाला ती साखळी घेऊन मी पळालो तिच्या भांडवलावर तर काढली खानावर, तुझ्या बरोबर लग्न केलं पूर्वी माझी खाणावळ लढवयाची खानावळ म्हणून प्रसिद्ध होती लोकांना मी खूप गप्पा सांगे भिंतीवर लढायांची चित्र काढित असे पुढं पोलिसांनी बंदी केली तरी अजूनही मला लढवया म्हणून मानतात मी होतो खुनी दरोडे आज पुन्हा तसं व्हायचं आहे समजिसला त्या मुलींना सांगितलं आहे की आज घरात कुणी यायचं नाही तो वालजी आला की त्याला खोली दाखवून तिनं बाहेरच्या जा बाहेर जायचं असं हिरालाही सांगितलं आहे आज घेतो सूड त्या मारेकऱ्यांना बोलवलं आहे ते येतीलच चौगे आहेत ते वालजी आला या खुर्चीवर त्याला बसवून दार घेऊ लावून घालू तोंडात बोळे व टाकू करकसून बांधून आणि मग हा लाल सांडस ही कुराड सूड आज घेतो सूड राणांतील अपमानाचा सूड हा सोटा पाहिलास ना असं म्हणाला आज म्हणावं की कुराड बघ कशी छान धार लागली आहे तुकडे तुकडे करून बेट्याचे हाल हाल करीन परंतु आधी मुलीचा पत्ता घेऊया त्याच्याकडून तिला मात्र जिवंत ठेवून छळायचं समजलीस ना खाणावळवाला कुरडीला धार लावता लावता बायको बायकोजवळ असे बोलत होता दिलीप त्या झरोक्यातून बघत होता ऐकत होता तो भयंकर प्रकार पाहून त्याला कसे तरी वाटले कोण मनुष्य माझ्या बाबांना वाचवणारा तो हाच मनुष्य की काय बाबांनी पत्रात लिहिलं होतं माझ्या अंगावरचे मुदे एकाने दूर केले मला हवा मिळाली माझे प्राण परत आले हाच तो मनुष्य चोरी करायला रणांगणावर गेला परंतु न कळत बाबांना वाचवता शुरांच्या अंगावरचे कपडे लगते नेणारा मांग लांडगा परंतु त्यानं बाबांना वाचविलं आणि बाबांनी सांगितलं आहे की त्याला प्रेम दे सहाय्य कर हा तर आज इथं कोणाचं तरी हाल हाल करून वध करणार आहे माझं कोणतं कर्तव्य पोलिसांना वर्दी देणं हे दिलीपने पोलिसात सांगितलं तो घरी परत आला त्याने आपले पिस्तुलही तयार करून ठेवले जर पोलिस वेळेवर नाही आले तर झरोक्यातून गोळ्या घालण्याचे त्याने ठरवले रात्र होत आली भूत बंगला भूतासारखा दिसू लागला दहा वाजायची वेळ होत आली ते पहा कोणीतरी चार बुरखेवाले त्या खोलीत गेले आणि तो वालजी येत आहे हिरी बाहेर उभी आहे इकडे इकडे या खोलीत आता आम्ही राहतो याच खोलीत मीही असे खरं का हो तिसऱ्या मजल्यावरची खोली रस्त्यावरच्या खिडकीतून लिली नेहमी गंमत पाहायची तिला मी बाहेर जाऊ देत नसे मग ती नेहमी खिडकीत बसे ती खोली मी बाहेर जाते जरा तुम्ही जा आत असे म्हणून ती हिरी गेली वालजीने दार उघडले घोंगड्या पांघरून नवरा बायको बसली होती काळोखात कोपऱ्यात ते बुरखेवाले होते या बसा खुर्चीवर नवरा कणत होता सारखी दोघं आजारी आहेत पांघरायला नाही ही बट्टी ठेवली आहे पेटवून पोर भीक मागायला गेली आहेत आण तुकडे तेव्हा शिळपाक खायचं बायको रडत म्हणाली ते दार घ्या लावून वाराणा सह होत नवरा म्हणाला वालजीने दार लावले कडी लावायको म्हणाली वालजीने कडी लावली तो खुर्चीवरून बघत होता त्याच्या तोंडात बोळे घातले भराभरा त्यांनी त्याला दरोडे खंडाने आवळले खुर्चीला बांधले ती नवरा बायकोही त्या कामात सामील झाली झरोक्यातून तरुण दिली पाहत होता त्याने पिस्तून धरून ठेवले होते ते पिस्तून मारावायचे धैर्य त्याला झाले असते काहूर प्रकार भट्टीतील निखारे फुटले गेले त्या निखाऱ्यांचा लाल प्रकाश खोलीत पसरला दिवा तर मिनमिन करीत होता भट्टीत सांडस होता तो लाल लाल झाला होता तुम्ही ओळखलत का मला तो खानावळवाला मी लिलीला छळणारा तो मी जरा नीट बघा माझ्याकडे पटली ओळख राणात मला लग, लाल लालडोळ्यांनी पाहिलं त्या लाल लालडोळ्यात आता हा लाल सांडत जाणार आहे मी शब्दांनी बोलत नसतो कृतीनं मी डाकू आहे खुनी आहे सूड घेतो आज परंतु आधी त्या मुलीचा पत्ता सांग ती कुठं आहे ते सांग तो लाल सांडस हातात घेऊन खानावळवाला खुर्ची समोर उभा राहिला बोल तिचा पत्ता सांग तोंडातील गोळा थोडा वेळ काढण्यात आला वालजीने पत्ता सांगितला वाला बाहेर गेला व त्याने शिळ घातली एकदम हिरी आली त्याने हिरीला त्या पत्त्यावर जाऊन तेथे ती मुलगी आहे का बघ म्हणून सांगितले तो पुन्हा खोडीत आला परंतु दार लावायचे राहिले म्हणजे कडी लावायची राहिली पुन्हा गोळे घातले गेले तुझ्या त्या लिलीचे हालहाल करीन रोज चापकानी फोडीन तिला तिला ठार नाही मानणार तिला जिवंत ठेवीन हाल करण्यासाठी जिवंत ठेवेन तुझे तर तुकडे करायचे आहेत हे पहा चार दोस्त आहेत ते तुझी करतील, मिलाल खांडोली करतेल साने वाली हरू शक नोल अड़को पड़ा होता पर निर्भयता होती दाराशी हिरी आग बाहर आला पत्त्या लीली भेटली पत्त्या कुछ नहीं, नहीं। अगु बाप संतापाने घर आला हराम खुरा फसतोस काय बोल लिली कुठे आहे बोल त्याच्या तोंडातील गोळा काढून खानावळवाल्याने विचारले अरे जा रे माकडा ती लिलीका तुझ्या हाती मी लागू देईन माझे तिळा एवढे केले तरी चालेल लिलीचा त्या अनाथ मुलीचा पत्ता मी सांगणार नाही मला काय या लाल भीती दाखवतोस मला भीती दाखवतोस असे म्हणून वालजीने दोरखंडातून हात एकदम मोकळा करून खानावळवाल्याच्या हातातील तो लांब ओढून घेतला हे बघ या लाल सांडसानं मी माझं अंग स्वतः घेतो बघ हा बघ माझ्या ध्येयावर ठेवतो बघ असे म्हणून वालजीने खरोखरच तो लाल फाळ खांद्यावर ठेवला चरबी जळू लागली दिलीपला ते दृश्य बघवेना इतक्यात शिट्या झाल्या पोलीस आले दार उघडून आत आले खानावळवाला ते चौगे साथीदार ती बाई सर्वांस एकदम पकडण्यात आले पोलीस अधिकारी आत आला तो खुर्चीवर त्याने कोणाला पाहिले वालजी समुद्रात मिलेला वालजी त्या शहराचा अध्यक्ष वालजी वालजी मेला नाही एकूण वापर आमचा ते चोर असले तरी थोर आहेत तो पोलीस अधिकारी म्हणाला वालजी मोकळा झाला तो पोलीस अधिकारी बाहेर खुर्ची टाकून बसला होता त्याच्या समोर खोलीतील एकेकाला जवानी नेण्यात येत होते इतक्यात त्या मुलीही आल्या त्यांनाही पकडण्यात आले ते चार खुनी खानावळवाला त्याची बायको आणि हिरी या सर्वांना हातकडे घालण्यात आल्या छबी तिची लहान बहीण व भाऊ यांना सोडण्यात आले आता त्या खुर्चीतील माणसाला आना, अधिकारी म्हणाला पोलीस आत आले तो वालजी कुठे आहे तेथे वालजी नव्हता तो भूत बंगला होता भूताटकी झाली काय कुठे गेला वालजी तो अधिकारी आत आला तो खिडकीतून दोरखंड खाली सोडलेले आढळले सारे स्पष्ट झाले वालजी पळून गेला शंभर ते सारे पोलीस व तो अधिकारी चकित झाले परंतु तो अधिकारी निघून गेला पोलीस त्या कैद्यास घेऊन गेले त्या अधिकाऱ्याने सर्व शहरभर घोडेस्वार पोलीस पठवले त्या रात्रीच्या वेळी घोडेस्वार हिंडू लागले वालजीचा शोध होऊ लागला नाक्या नाक्याला पोलीस होते वालजी घरी गेला त्याने झोपलेल्या लिलीला उठविले तिला उचलून तो एकदम निघाला तो ज्या रस्त्याने जात होता तिकडून घोडेस्वार येत होता तो पुन्हा वळला एका फुलाखाली लपला पुन्हा बाहेर पडला एका अज्ञात रस्त्याने तो निघाला फारशी रहदारी तिकडे नव्हती पुन्हा घोड्यांच्या आवाज वालजी पळत सुटला रस्त्यांच्या डाव्या बाजूला लांबच लांब भिंत होती लिलीला पाठगुळीस घेऊन कंदिलाच्या खांबावर तो चढला लिले त्या भिंतीवर चढ तो म्हणाला भिंतीकडे पाठ करून तो कंदिलाच्या खांबावर होता लिलीने भिंत पकडली नंतर तो भिंतीवर चढला त्याने खिशातील दोरी लिलीला बांधून तिला खाली सोडले त्याने उडी टाकली भिंतीजवळ आत दोघे बसले लिले लागले ना ना नाही ना कुठे त्याने हळूस विचारले नाही ती त्याला बिलगून बसली